सूर्यपुत्र लोकमान्य राजद्रोहाचा पहिला खाटला. अठराशे एक्क्याण्णव मध्ये लोकमान्यांकडे केसरीची पूर्ण मालकी आली आणि केसरीतून लोकमान्यांची धारदार लेखणी तळपायला लागली हिंदू मुस्लिम दंगे दुष्काळ प्लेगचं पुण्यातलं थैमान आणि रॅन्डचा जुलूम यामुळे सरकारवर लोकमान्यांनी टीकेची सतत धार धरली त्यामुळे काहीतरी करून लोकमान्यांना कसं अडकवायचं यावर सरकारचं डोकं भणभंडलं होतं लोकमान्यांची वाढती लोकप्रियता त्यांना सलायला लागली होती राज्यात शहरात गावात खेड्यात वाडीत वस्तीत लोकमान्य हिंडत होते लोकांना आपण पारतंत्र्यात आहोत आपल्याला यातून बाहेर पडायचंय हे सरकार जुलमी आहे आपल्याला लुटतय असं व्याख्यानांमध्ये सांगून जनजागृती करत होते त्यांचं साधेपण त्यांची विद्वत्ता त्यांची तळमळ कळकळ यामुळे त्यांचा लोकसंग्रह दिवसेंदिवस वाढत चालला होता त्यांच्या परखड जहालमतांनी त्यांचे अग्रलेख सुशिक्षितांच्या मनातही स्वराज्याची जाणीव रुजवायला लागले होते आणि सरकारची कपट कारस्थानं लोकांपर्यंत पोचवायला लागले होते सरकारी नोकऱ्यांमुळे सरकारचे मिंधे झालेले लोकही हळूहळू लोकमान्यांशी गुपचूप संपर्क ठेवू लागले होते गणेशोत्सव आणि रायगडावर शिवाजी उत्सव सुरू करून ज्योतीने ज्योत लावावी तसा स्वराज्याचा संदेश लोकांमध्ये जागृती करायला लागला होता समाज जागायला लागला होता या साऱ्या गोष्टी लक्षात आल्यामुळे लोकमान्यांचं पुढारी पण आपल्याला महागात पडणार याची तीव्र जाणीव सरकारला झाली होती लोकमान्यांना कशा रीतीने खटल्यात अडकवायचं ते मात्र त्यांना साधत नव्हतं त्यातूनच रॅनच्या जुलमी वर्तनावरून तर लोकमान्यांच्या लेखणीला तेजच चढलं होतं पण प्लेग संपल्यावर लोक आपापल्या उद्योगाला लागले त्याच वर्षी अठराशे चा आठ पंधरा 22 जून मध्ये राणीच्या हिरक महोत्सवानिमित्त केसरीमध्ये अभिनंदनपर लेखही आले आणि काही दिवसातच सरकारला हवी ती संधी मिळाली राणीच्या डायमंड ज्युबिलीच्या मुख्य रात्रीच बावीस जूनला रॅन्टचा खून पुण्यात झाला आणि ती संधी सरकारने वाया जाऊ दिली नाही आपला द्वेष त्यांनी उघड केला लोकमान्यांनाही सरकारचा हा द्वेष कळत असल्यामुळे कधीतरी आपल्यावर संकट येणार याची जाणीव होती म्हणूनच मराठा मध्ये लोकमान्यांनी वादळ येऊ घातलंय धोक्याचा बावटा लवकरच उभारला जाईल असं सांकेतिक लिहिलं होतं या खुनाच्या आधी एक आठवडाच शिवाजी मंदिरात शिवाजी राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला त्या दिवशी लोकमान्यांनी केलेल्या भाषणातली वाक्य तोडून जोडून अर्थाचा अनर्थ करून जस्टिस या टोपण नावाने कुणा हितशत्रूने लोकमान्यांच्या भाषणात राजद्रोह कसा ठासून भरलाय ते सूचित केलं रँडच्या खुनानंतर खुनी शोधायला सगळीकडचे हुशार गुप्त पोलीस पुण्यात पाठवण्यात आले त्यातच पुण्यात पाठवण्यात आलेल्या जास्तीच्या पोलीस फौजेबद्दल सरकारचे डोके ठिकाणावर आहे का या मथळ्याखाली लोकमान्यांनी आग्रलेख लिहिला सत्तावीस जुलैपर्यंत हे 27 लेख आणि गुन्हेगाराला पकडण्यासाठी सरकारची धडपड सुरू झाली 27 जुलैचा अग्रलेख लिहून लोकमान्य मुंबईला गेले कारण पार्लमेंटमध्ये राजद्रोह कशाला म्हणतात असे एकाने विचारले तेव्हा त्यावर मुंबई सरकारचं मत अजून ठरायचंय असं उत्तर दिलं तेव्हाच लोकमान्यांनी आपल्यावर राजद्रोहाचा खटला उभारला जाणार याचा अंदाज आला होता विलायतेतही या खुनाचे पडसाद उठले रँडच्या खुनाच्या चौकशीसाठी ब्रुईन यांची नेमणूक झाली होती त्यांना सुद्धा लोकमान्यांचा या खुनात हाट नाही असं मनोमन वाटत होतं 27 जुलैलाच मुंबई सरकारने ओरिएंटल ट्रान्सलेटर मिर्झा अब्बास अली बेग यांच्या सहीची 124 अ कलमाखालची फिर्याद मुंबईचे चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट मिस्टर श्लेटर यांच्या दाखल केली आणि रात्री दहा वाजता दाजी खरे यांच्या घरी पोलीस पोहोचली लोकमान्यांना वॉरंट दाखवल्याबरोबर क्षणात लोकमान्यांना सगळा अर्थ कळला त्यांनी कपडे घातले नोकराला आपला बिछाना गुंडाळून द्यायला सांगितला आणि ते गाडीत बसले दाजी खरे जामीन मिळवण्यासाठी गेले पण त्यांना जामीन मिळणार नाही हे लोकमान्यांना आधीच ठाऊक होतं त्यामुळे दाजी खरे हे सांगायला जेव्हा पोलीस आयुक्त इमारतीत लोकमान्यांना ठेवलं होतं तिथे गेले तेव्हा लोकमान्य गाड झोपले होते घोरत होते दुसऱ्या दिवशी बाळासाहेब नातूबंधूंनाही अटक झाली पैकी बाळासाहेब नातूंना साबरमतीच्या तुरुंगात आणि त्यांच्या बंधूंना ठाणे तुरुंगात डांबण्यात आलं 2 ऑगस्टला लोकमान्यांचा खटला सेशन कमी झाला पण शेवटी या खटलाचा शेवट लोकमान्यांना जामीन मिळून झाला पंचवीस हजाराचे दोन जामीन राहण्यासाठी शेठ द्वारकानाथ धरमसिंह आणि यशवंत नेने हे पुढे आले लोकमान्यांची ना ओळख होती ना गावचे होते त्यांचे ऋण लोकमान्यांनी कायम जपले लोकमान्यांना जामीन मिळाला आणि प्रत्यक्ष खटला पाच आठवड्यांनी सुरू व्हायचा होता त्याच्या तयारीला लोकमान्य पुण्यात आले जामिनावर सुटल्यावर लोकमान्यांना खटल्याच्या खर्चाची तरतूद करणं भाग पडलं लोकमान्यांचा खटला हा साऱ्या महाराष्ट्रावरचा खटला आहे असं मानून लोकांनी पैसे पाठवायला सुरुवात केली तो डिफेन्स फंड मध्ये गोळा व्हायला लागला आठ सप्टेंबरला दुपारी बारा वाजता खटला सुरू झाला लोकमान्यांच्या बाजूने बॅरिस्टर पिऊ आणि गार्थ केस लढवणार होते ज्युरीन मध्ये पाच इंग्रजी एक पारशी एक जीव दोन दक्षिणी घेतले होते तेव्हाच त्यांचं एकमत होणार नाही हे स्पष्ट झालं होत सगळी सुनावणी दोन्ही बाजूच्या वकिलांची बाजू मांडणी झाल्यावर न्यायमूर्ती स्ट्राची यांनी समारोपाला सुरुवात केली या खटल्यात लोकमान्यांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली त्यावर हायकोर्टात अपील दाखल करण्यात आलं पुढे इथली लंडनची वर्तमानपत्रे इंग्लंडमधले लोक यांच्यात बरीच शाब्दिक देवाणघेवाण होऊनही शिक्षा कायम राहिली आधी लोकमान्य भायखळाला होते तिथे त्यांचे ते जेवणाचे बेसुमार हाल झाले तळहाता एवढ्या भाकरीचा वरचा पापुद्रा ते पाण्यात भिजवून खात कांदा लसूण घातलेलं अन्न त्या वासामुळे त्यांना नकोस होईल त्यामुळे त्यांचं वजन झपाट्यानं कमी झालं दोन महिन्यात एकशे पस्तीस पाऊंडावरून एकशे दहा पाऊंडावर आलं ओठ काळे पडले त्याचवेळी त्या तुरुंगात प्लेग पसरण्याची सुरुवात झाली लोकमान्यांना काही झालं तर या कल्पनेने सरकारला लोकक्षोभाची भीती वाटली आणि त्यांनी लोकमान्यांना येरवड्याला हलवलं ते सुद्धा गुप्तपणे एक फर्स्ट क्लासचा डबा आयत्यावेळी पुण्याच्या गाडीला जोडला गेला दारखिडक्या बंद केली पण कल्याणला सरकारी डॉक्टर डबा तपासायला आत आला तेव्हा लोकांना अचानक लोकमान्यांचं दर्शन झालं लोक गोळा होईपर्यंत गाडी सुटली यरवड्याला त्यांना रंग तयार करण्याचं काम देण्यात आलं त्याबरोबर लोकमान्यांनी त्याच्यावरची पुस्तकं मागवून त्यावर अभ्यास चालू केला हे जेव्हा बाहेरच्या लोकांना कळलं तेव्हा त्यांनी लिहिलेले कागद मागणाऱ्यांची संख्या वाढायला लागली इकडे देशभर सरकारविरुद्ध जनमत तयार व्हायला लागलं आणि विलायतेत त्याची दखल घ्यावीच लागली त्यातून भारतातल्या आणि मॅक्सम्युलर वगैरे प्रतिष्ठित परदेशी विद्वानांनी लंडनच्या सरकारला अर्ज केला त्यात लिहिलं एक सरकारला लोकमान्यांनी वेळोवेळी मदत केली आहे दोन प्लेगवरच्या लेखामुळे राजद्रोहाचा खटला असता तर तो तेव्हाच भरायला हवा होता तीन राजद्रोहाचा पहिलाच घाला लोकमान्यांवर झाला हे ठीक झाले नाही चार ते एक अत्यंत विद्वान गृहस्थ आहेत पाच त्यांच्या तब्येतीवर वाईट परिणाम झालेला आहे सहा रॅन्डचा सा खुनी सापडला आहे सात न्यायाची इब्रत राखली गेली आहे पहिल्या सहा महिन्यापर्यंत चाफेकर बंधूही सापडले त्यामुळे आपण लोकमान्यांना कोणत्या गोष्टीसाठी राजद्रोही ठरवतोय याचं उत्तर सरकारला देता येईना याच कारावासाच्या वेळी मॅक्सम्युलर साहेबांनी ऋग्वेदाची प्रत लोकमान्यांना तुरुंगात तुरुंग वाचायला पाठवली आणि एका रात्री ते पुस्तक वाचत असताना ओरा यांचा शोध लोकमान्यांना लागला ती तुरुंगातली रात्र त्यांना अत्यंत आनंदाची गेली बऱ्याच अटी मान्य करून लोकमान्यांची सुटका झाली त्यात बाहेर आल्यावर स्वागत समारंभ स्वीकारायचे नाहीत ही अट होती ती लोकमान्यांनी मान्य केली होती एकच अट लोकमान्यांनी कबूल केली नाही ती म्हणजे राजकारणात भाग घेणार नाही ती लोकमान्यांनी सपशेल नाकारली अशा तऱ्हेने राजद्रोहाचा खटला संपला त्यानंतर लोकमान्य त्यांचा आवडत्या ठिकाणी सिंहगडावर राहायला गेले आणि तब्येत सुधारल्यावर पुण्यात आले तोपर्यंत द्रविड बंधूंचा खून होऊन आणखी एक लचाण पुण्यात घुंगावू लागलं यावेळीही लोकमान्यांनी लंडनच्या ग्लोब नावाच्या पेपरला एक दणका दिलाच आणि त्यांच्याकडून पन्नास पाऊंड अवरू नुकसानीचे भरून घेतले त्याची कथा म्हणजे भारतातल्या सरकारधार्जिण्या पत्रांना एक वाईट खोड होती ती म्हणजे काहीही मजकूर लिहायचा आणि आरडाओरडा झाला तर माफी मागून मोकळ व्हायचा अठराशे नव्याण्णवच्या डिसेंबरात लंडनहून नॉर्थ कोट जेव्हा नवीन गव्हर्नर म्हणून मुंबईला यायला निघाले तेव्हा तिथल्या ग्लोब नावाच्या वृत्तपत्राने खालील मजकूर लिहिला मुंबईत राजद्रोही लोकांच्या जाळ्या माजून आहेत त्यांचा पुढारी टिळक हा कैदेत असल्यामुळे चळवळ दबून आहे कदाचित टिळक यांनी सुरू केली नसली तरी त्यांच्या तंत्राने चालू झालेली ही खुनाची मोहीम आता नजरेस आल्यामुळे गोडबुल्या ब्राह्मणांवर मराठे राज्य पुन्हा स्थापण्याची आशा वाटणाऱ्या ब्राह्मणांवर गव्हर्नरने चांगली नजर ठेवावी हा उतारा मुंबई टाईम्सने छापला त्यावर खळबळ उडाली आणि लोकमान्यांनी पुरावा मागून लंडनच्या ग्लोबवर अब्रु नुकसानीचा दावा ठोकून तो शेवटपर्यंत नेऊन त्यांच्याकडून पन्नास पाऊंड खर्च आणि माफी वसूल केली हे ऐकल्यावर न्यायमूर्ती रानडे म्हणाले हे काम फक्त टिळकच करू शकतात राजद्रोहाचा खटला संपल्यावर परत नव्याने लोकमान्य उभे राहिले पुनश्च हरिओम असा आग्रलेख लिहून नवीन शतक नवीन वादळं घेऊन त्यांची वाट पाहतच होतं एकोणीसशे एक साल उजाडलं ते ताई महाराज प्रकरण घेऊन त्यात ते त्यांची उरलेली हयात गेली मनस्ताप झाला पैसाही खर्च झाला मृत्यूपूर्वी एक दिवस त्यांच्या मनाला शांती लाभेल असा त्यांच्या बाजूने निकाल लागला आणि सगळं भरून पावलं माणसाला मोठा करायचं म्हणजे त्याला जास्तीत जास्त संकटात घालायचं ही तर नियतीची नियतच मग ते शिवराय असोत वा लोकमान्य पण ती कठोर मनाची एक परीक्षाच असते